तसा ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान विद्येचा अभाव म्हणजे विद्या, म्हणजे यामध्ये असलेला आकार हा अभाव वाचक आहे असे शंका ज्यावेळी त्यांनी मांडलेली असते तेव्हा त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याची आवश्यकता आपण जर आपल्या पद्धतीने काही वेगवेगळे अर्थ करून त्यांना सांगायला लागलो तर ते ऐकणार नाही त्या करता अकारा विषयी शब्द पारंग या अविद्या शब्दामधल्या आकाराविषयी काय लिहितात ते म्हणतात आकार हा कोण कोणत्या कारणाने येतो ते सांगतात कि आकार हा जो येतो तो, तो सहा आकाराने सहा अर्थाने काय पहिलं त्यातन्यदलपता अप्राशस्त विरोध नकीर्ती तो अकार जो आहे तत्सादृश्यमभाव ते सांगतात तत्सादृश्य मभाव म्ह अभाव तत्सादृश्यम अभाव तदन्यत्व तद भिन्नता आणि तद् अल्पता अप्राशस्त विरोधात असे अकाराचे सहा अर्थ होतात उदाहरणार्थ अनुदरा देवदत्त कन्या एक वाक्य देवदत्ताची कन्या अनुदरा आहे त्याच्यात आलला अ हा तिला पोट नाही सांगण्याकरता आला नाही अनुदरा हा शब्द है अल्पउरा देवदत्ता की कन्या अल्पउरा ची है अब अब्राह्मण अब न आचार्य अब ब्राह्मण हा आचार्य पदवीव आरूढ़ होकार हा ब्राह्मणेता ब्राह्मण भिन्न्यत्वे सामने साकार आए असू ना तर सुरविरोधी ते असू आम्ही भजनाला पूजनाला जातो तिथे कीर्तन प्रवचनाचा रोचत उद्योग मग भेटतात रत्ना आम्हाला अशी वाजवणारे भेटतात जाणारे भेटतात आम्हाला लोक विचारतात कीर्तनाची साथ कशी काय झाली आम्ही सांगतो वाजवणारे होते पण त्यांना ताल कळत नाही आणि म्हणणारे गडबड होते पण त्यांना स्वर कळत नाही काय कीर्तना साठ काय होती मग वाजवणार आहे पण ताल कळत नाही म्हणणार आहे पण स्वर कळत नाही आता आम्ही म्हणतो कीर्तन चांगलं झालं का हो कीर्तन छान झालं का कारण वक्त्याला विषयांतर झालेलं कळत नाही त्याच्या संगम म्हणजे वक्त्याला विषयांतर झालेलं कळत नाही ताल चुकलेला वाजवणाऱ्याला कळत नाही आणि सुर चुकल्या गाणाऱ्याला कळत नाही म्हणजे कीर्तनाचा सा फार सळा बट्ट्याबोळ झाला तरी काय म्हणायचं कीर्तन चांगलं झालं त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही का हो त्याच कारण आमचे जे गायक होते ना ते सगळे असुर होते कोण होते असुर होते असुर होते म्हणजे राक्षस होते काय सुरविरोधी देवविरोधी ते असुर पण इथे स्वर नाही असं आम्हाला सांगण्याकरता आम्ही काय म्हणतो ते असते म्हणजे राक्षस होते असं म्हटल्यासारखा तेव्हा ते राक्षस ते ते किंवा अधर्म शब्दाचा अर्थ धर्माचा अभाव म्हणजे अधर्म नाही धर्मविरोधी म्हणजे अधर्म असा अचा वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळा असा वेग अर्थ वेग होत असतो त्या दृष्टीने वे इथे महाराज सांगतात कि अविद्यामध्ये आलेला अकार हा कशा अर्थाचा आहे तर अविद्येमध्ये आलेला अकार किंवा अज्ञान शब्दामध्ये आलेला अकार हा अकार ज्ञानविरोधित्व विद्या विरोधित्व सूचन करण्यासाठी आलेला आहे ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान किंवा विद्येचा अभाव म्हणजे अविद्या असं नसून विद्याविरोधी त्याला अविद्या म्हणतात असं त्या अविद्येबद्दल सतत लक्षात ठेव कारण जगताचा संगती या सभी जगता नाव जर विरोधी है सामता आत जगत प्रती प्रकृति शब्दा संपूर्ण जगता उपादान कारण प्रकृति है मया है अभी तुम्हें संगे कि प्रतिपादन के त्या संगतीला कधीही आपण प्राप्त होणार नाही कारण बोला अभाव हा कधी कोणत्या भावाला कारण होऊ शकत नाही अभाव हा कधी भाव रूप कार्याला कारण होऊ शकत नाही उपादान कारण रुपाने अभावाचं काम कधीच घडत नाही कथन असत सज्ज येते असता पासून स जन्माला येईल या विशी भगवान बोलता दादा ने लिहले ना सतो विद्य भावो ना भावो विद्य सतृष्टोन तत्वदर्शी तत्वदर्शी पुरुष विषय उत्तम निश्चय के निश्चय के भाव नीत है जो नहीं सहे ते कधी आहे अस होणार नाही आणि जे आहे असं आहे ते कधी नाही अतिशय उत्तम रीतीच तत्व स्वतः भगवंतांनी या श्लोकामध्ये प्रतिपादन केले आहे त्यामध्ये असत म्हणजे अभाव हा कोणत्याही कार्याला कधीही चुकून सुद्धा उपादान कारण होऊ शकत नाही जर विद्येचा अभाव म्हणजे अविद्या ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान जर असं ठरेल तर आपल्याला पुढे या जगताच माया किंवा अविद्या उपालन करण्यास सांगता येणार सगळी वेदांत शास्त्राची इमारतच घेता येणार नाही अध्यासवाद ना। प्रतिपादन करायचा असेल तर अध्यासवाद प्रतिपादनापूर्वी अविद्या शब्दापैकी ओकार हा अभाव सूचक नसून ज्ञान निषेधक हा ज्ञान आहे, हा विरोधित्व है, था विद्या है ही गोष्ट पहलें दा सिद्ध किया जगता चा चा उपादान कारण क्या नक नहीं तो संगू श्यादा मधला आकार हा शास्त्र दृष्टि ने व विचाराने वाला हो सर्व अर्थ लक्षा घेवन व तत्सम जे लोक या अविद्येविषयी विरोध करतात त्या सर्वांना अशी सांगण्याची आवश्यकता आमची अविद्या ही अभावरूप नसून आमची अविद्या भावरूप आणि ती भावरूक आहे म्हणूनच जगताच उपादान कारण होऊ शकते ती जर भावरूप नसेल तर जगताच ते उपादान करणे असं सांगता येणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथे अविद्या शब्द मुद्दाम वापरलेला त्याच कारण विश्वाभास पुढे महाराजांना जरी श्री गुरुच्या कृतीने निवारण करायचं असला तरी विश्वाभास हा कार्याध्यास आहे यद्य विश्व हा आहे आभास ज्ञानाध्यास आहे तरी अर्थाध्यास अधिक ज्ञानाध्यास म्हणून कार्याध्यासच आहे कारणाध्यासाच्या सिद्धीविना कार्याध्यासाची सिद्धीच होणार नाही हे मनामध्ये घेऊन ज्ञानी फुल महाराजांनी अविद्या रुपी राती करण्याविषयी अविद्या शब्दाची योजना करून वा अविद्या पदनिवेश करून महाराजांनी आपल्याला हे सूचित केले आहे कि ज्या या जगताच्या प्रतीसाठी कारणाध्यासाचा विचार आपल्या पुढे मांडत आहे तो कारणाध्यास म्हणजे अविद्या आहे त्यातला आकार हा विरोधी असा जर आपण लक्षात घेतला तर ती भावरूप आहे आणि या जगताच उपादान करणार हे हे आपल्याला पुढे उपयोग होईल अशा नामाचा निर्देश करून महाराज सांगतात अविद्या रूपी राती आता अविद्येला रात्र रा असं का म्हटलं महाराजांनी त्याची काही कारणविमस आहे उगीच मनात आलं म्हणून महाराजांनी हे प्रतिपादन केलं असा त्याचा अर्थ नाही भावरूप देताना आणखी एक प्रक्रिया निश्चलदार सगळ्या थोर पुरुषांनी सांगितले अमित भावरूप आहे म्हणजे कशा आहोत म्हणजे असा प्रश्न निर्माण कारण भावरूप म्हणजे का सदरूप आहे सदरूपा जगतामध्ये ब्रह्म सदरूप आहे ब्रह्म सदरूप आहे म्हणजे ब्रह्म त्रिकाला बाधित सदरूप म्हणजे ज्या ब्रह्माला विनाश करता नहीं ज्यादा करता नहीं मदरूप है मदरूपूपया ब्रह्मासवरूप नहीं मसले भावरूप है भावरूप दुसरा एक प्रकार है तो मेरे विधिमुख प्रकितीचा विषय असतो त्यासही भावरूप म्हणतो त्यालाही सदरूप म्हणतो म्हणून माया ही विधीमुख प्रतीचा विषय आहे म्हणून तिला आम्ही सदरूप किंवा भावरूप म्हणतो ती ब्रह्मासारखी सदरूप आहे म्हणून आम्ही तिला सदरूप म्हणतो म्हणजे दोन गोष्टी आपण यात लक्षात ठेवल्या पाहिजे माया अभावरूप नाही मग भावरूप आहे भावरूप है सदरूप नहीं तो नहीं तो विधिमुख प्रती है सदरूपूप नहीं भावरूप है सदरूप नहीं मशी है विधिमुख प्रती विषय विद्या विरोधी व जीच जगता विषय उपादान कारणत्व सिद्ध हुई हो अशा प्रकार असं त्या मायेचं स्वरूप आपण अविद्या या शब्दाने लक्षात घेतलं पाहिजे जरी ज्ञानेश्वर महाराजांनी एक शब्द वापरला असला तरी त्या शब्दा मागे एवढी शास्त्राची भूमिका जर आपल्याला <coughs> हा अविद्या शब्द का कसा आणि मोजून वापरला कारण आपल्याला सहित मी की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी पदाची कोरू न आणि मी जी पद करणार ती कशी करणार आहे आपलं गाजरमापाने आमचं म लिहिणं नाहीये म्हणतात गाजरमाप लिहिणं म्हणजे कसं म्हणतात कि शंभर वेळा लिहायचं लोकांनी विरोध करायचा ज्ञाने लोकांनी त्यातले दोष दाखवायचे त्या शब्द शेवटी आपल्या गळ्यात पडायचे आपण सांगायचं मी एवढं डोंगर इतकं बोललो पण माझी हिमालया एवढी चूक झाली माझे सगळे शब्द मी माघारी घेतो हे मूर्ख माणसाचं काम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही असं बोल ज्याच्या मध्ये माघार घ्यावी लागेल असं आम्ही बोलतच जे बोलतो ते सगळं अकाट्य स्वरूपाच बोलतो बोलताना बोलता शंभर वेळा विचार करतो पण जे बोलल ते अकाट्य ज्ञानेश्वरी मध्ये बोललेला एकही शब्द कमी करता येतो कोणी घेतली मोती गाजनमाप म्हणजे हे असं कि डोंगरा इतकं बोलायचं तुला माघारी तो बोला म्हटलं तो पुन्हा बोलायचं <laughs> पुन्हा बोलायला काही हरकत नाही कारण काय त्याला काही लज्जच नाही पण जे मोत्याचे व्यापारी आहेत ते गाजर मापा सारखं नसतं मी त्यांना सांगितलं की गाजराचं माप देताना त्या मांडणीला सांगितलं बाई पाच गाजर दहा गाजर जास्त हे दहा गाजर तुम्हाला जास्त म्हणते त्याचं कारण त्या मांडणीला माहिते ज्यावेळी मी याला गाजर दिले त्यावेळी ती जी दांडी मारली त्यामध्ये पंधरा गाजर शिल्लक राहिले गाजराच्या दांडी मधले जर दहा गाजर दिले तर घेणारा खुश देणारी माळीन खुश देताना एक गाजराच माप असत मोठ्याचं माप असं चालत नाही ते मोठ्याचं माप एक म्हणजे एकच ज्या किमतीच असेल त्या किमतीतच त्याच्यामध्ये तुम्हाला वजनामध्ये कमी जास्त एक मोती जास्त कमी दे असं मोत्याच्या मापात चालत ना तशी हे सगळी अक्षर्याच्या मापाने मापलेली अक्षर असल्यामुळं शब्द आहे या ठिकाणी आत्ता माया वगैरे शब्द जरी त्याचे प्रकृती शक्ती ही पद जरी सांगितले असली तरी ही पद त्या त्या कारणाच्या वेळी वापरायचे भलत्यावेळी भलतं पद वापरायचं नाही जगत कारणाचा ता विषय येताना देवानी काय वापरलंय मया प्रकृती ही सुरा सगळ्या जगताला शब्द वापरला देवाने अविद्या का नाही शब्द वापरले देवाला सांगायचं होत कि माझी माया तरुण जाण्याला अतिशय कठीण आहे दुर्घट आहे किंवा दुर्घटपदाला गर्गनेला ती करणारी आहे तेव्हा देव काय बोलला दैवी हे शा म माया तिथे माया शब्द देवाने वापरला असं देव ज्याप्रमाणे वापरतो त्या पद्धतीने जिथे महाराजांनी विशिष्ट हेतू मनामध्ये ठेवून अविद्यापदाची योजना करून अविद्या शब्दाचा अर्थ विद्येचा अभाव नसून विद्याविरोधी पण भावरूप पण भावरूप म्हणजे ब्रह्मासारखी त्रेतालाबाधित सदरूप नसून सदप्रतीचा अस्थिप्रतीचा विधिमुख प्रतितीचा विषय असणारी म्हणून भावरूप अशी ती माया आहे अशी ती अविद्या आहे आणि ती अविद्या हीच कोणी एक प्रकारची रात्र आहे त्या रात्रीमध्ये रात्रीवर रात्री रुसून म्हणजे रागवून आता पुढे काय बोलणार आहेत ते विषय उद्या कुंडली गोरदरी विठ्ठल श्री ज्ञान देवाती सोनिया जो ही सोळाव्या अध्यायातली दुसरी ओबी आहे या ओबीच यथामती अल्पसो काल आपण केलेलं आहे आणखी त्या पुढे बराच विचार असला तरी यथामती आणि यथावकाश आपल्याला थोडं थोडं चिंतन करीत पुढे जायचंय कालच्या विवेचनाचा काहीसा संदर्भ म्हणून काल आपण असा विचार केला की ज्ञानेश्वर के महाराजांनी श्री गुरु रूपी सूर्य अर्थात श्रीनिवृतनाथ रूपी सूर्य किंवा नवल सूर्य यांच्या उदयाने ज्या काही गोष्टी घडतात अर्थात हे रूपक असल्या कारणाने लौकिक सूर्याच्या उदया बरोबर जेवढ्या म्हणून घटना घडतात त्या सर्व त्या सर्व घटनांना उपमान करून व श्री गुरुंच्या कर्तव्यांना उपमेय करून हे उत्तम प्रकारचं रूपक महाराजांनी प्रतिपादन केलं आहे या रूपकामध्ये जो या शब्दाने नवल सूर्य सूर्य श्री गुरु निवृत्ती रात्री रात्रीवर रुसून अविद्या ऋपी रात्रीवर रागवून तर अविद्या रुपी रात्रीचा रात्री विचार करते मी अविद्या या पदाचा आपण काहीसा विचार केला त्या या, या अविद्येला वेवेगरी दे नाप्त होता मागे, है, है अविद्या जो आकार है तो आकार सहा प्रकार अर्थाच अर्थापी मुख्यत निकांनी विद्येचा अभाव किंवा ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान किंवा अविद्या असं जे म्हटलं तसं नसून विद्याविरोधी किंवा ज्ञानविरोधी म्हणजे अज्ञान किंवा अविद्या असा अर्थ वेदांत शास्त्राला मान्य आहे असं आपण काल चिंतन केलं असं का म्हणाल तर उत्तर थोडक्यात आपल्याला सांगितलं कि विद्येचा अभाव किंवा ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान असा जर अर्थ केला तर जगत प्रतीमध्ये जगदोत्पत्ती मध्ये उपादान कारण तुम्ही दिलं ते उपादान कारण तो तुम्हाला देता येणार नाही कारण अभाव हा कोणत्याही कार्याचं उपादान कारण होऊ शकत नाही असा न्याय सर्वांना मान्य आहे आणि असं असल्यामुळं अभाव रूपतेला म्हणता बर तिला भावरूप म्हणाव भावरूप म्हटल्यानंतर प्रश्न असाय की भावरूप ब्रह्म आहे हे सदरूप आहे मग माया भावरूप म्हणजे सदरूप म्हणजे ब्रह्मासारखी असं जर कोणी म्हणेन तर ब्रह्मासारखी त्रिकाला बाधित ती सत नाही भावरूप आहे मग कशी भावरूप आहे तर विधिमुख प्रतीचा विषय असल्यामुळे केवळ व्यावहारिक सदरूपत्व ज्याला म्हणतात ते तिच्या ठिकाणी आहे म्हणजे कस झालं बघा निषेध मुख प्रतीचा विषय त्याला अभाव म्हणतात आणि विधीमुख प्रतितीचा विषय त्याला अभाव म्हणतात तर निषेध मुख प्रतितीचा विषय रूप माया भाव अभाव रूप नाही भावरूप आहे पण विधिमुख प्रतीचा विषय म्हणून भाव रूप आहे पण सदरूप नाही किंवा एक प्रश्न आपल्या मनात पहिल्यांदा असा निर्माण होणं संभव नाहीये ही माया मानलीच नाही तर मग कार करा एक अडचण आहे मोठी कि वेदांत सिद्धांताप्रमाणे वा श्रुती वचनाप्रमाणे एकमेवा अद्वितीय ब्रह्मने हाच सिद्धांत आपण घट्ट झाला या सिद्धांताला पक्क ठरवून कि परमात्मा एकमेव अद्वितीय तद्व्यतिरिक्त नानात्वित असिंचित नाही मग त्यात माया कशा असणार मयाला तर काय होईल एक आहे कि ब्रह्मात्मिक बुद्धवानाला काही होणार त्याच्या प्रतीच्या दृष्टीने माया नाही अज्ञजन जे आहेत त्या अज्ञजना मात्र या जगताची होणारी प्रती या जगताची उत्पत्ती या जगताची स्थिती या जगताचा लय या ज्या गोष्टी आहेत याच्या संगती लागणार नाही या सर्व अवस्थांची संगती लागावी म्हणून माया ही दयने संतांनी मानलेली असं पहिल्यांदा धरत आहे कारण त्या मानलेल्या शिवाय त्या जगताची संगती लागणार नाही म्हणून संगती लागावी यासाठी भगवंतांनी यासाठी वेदांनी यासाठी साधू संतांनी माया मानली आहे माया ही कोणी एका व्यक्तीने पदरची काढलेली नाही माया प्रकृती विद्या मायन तो महेश्वरम असं स्वत वेदानेच प्रतिपादन केलं आहे देवही असं सांगतो दैवी हेशा गुणमयी मनमाया आणि तीच गोष्ट पुढे साधू जंतांनी आचार्यांनी प्रतिपादन केले आहे आचार्यांनी पदरची काढली हेही खोट ज्ञानेश्वर महाराजांनी मानले हेही खोट ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच खंडन केलं म्हणतात ते त्याच्यापेक्षा खोटा, खोटा। का, का त्याच कारण या मानून ही संगती लावली चाललेली आहे आणि ती सुद्धा प्रतितीची संगती लावणं एवढाच त्यात मुख्य उद्देश आहे हा विषय जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत असे गोंधळ घोटाळे होणारच यासाठी म्हणून आपल्याला प्रतिपादन करायचं या प्रतितीच्या संगतीसाठी म्हणून त्यांनी ही माया मानली ही माया मानताना सुद्धा काय अडचण माया मानते प्रश्न मानायचीच आहे ना मग ते अशी मानली पाहिजे कि ज्या मानण्यामध्ये या उत्पत्तीची स्थितीची प्रतितीची आणि लयाची योग्य संगती लागेल अशी मानली पाहिजे तुम्ही म्हणाल बाबा मानायचीच आहे तुम्ही कशी तरी मानली तर काही करताय असं चालत नाही झालं मानायचं असलं तरी सुद्धा चांगलं मानलं पाहिजे उचित मानलं पाहिजे मानण्यात सुद्धा औचित्य लागत कल्पना सुद्धा उचित स्वरूपाची केली पाहिजे कल्पनाच करायची म्हणून कल्पना करावी असं नाही आहे आणि समजा मूर्ख लोक करीत असले तर ज्ञानी माणसाला सज्जन लोकांना कशी तरी कल्पना करून आपले कराट करते ते नेहमी गावायचे ते एकदा पगडी घातली डॉक्टर आणि पगडी घालून एका मुलाला बोलावले इकडे म्हणून आता कीर्तनाला निघाल पगडी कशी काय दिसते तुमची पगडी मी काय सांगणार ते म्हणजे सांगू नको रे पण तू कल्पना करशील की नाही किंवा बरी दिसते काय तुझ्या मनाला जे वाटत ते सांगणार त्यांनी एकदम कल्पना केली तुमची पगडी सिंहगडासारखी दिसते म्हणल्या अरे तुला कल्पना सा करायला सांगितली म्हणून काय सिंहगडाची कल्पना करतात कल्पना केली तर त्याला उचित साधेशी अशा प्रकारची कल्पना लागते वीज भरती कल्पना करून चालत नाही सामान्य माणसामध्ये जर भरती कल्पना केलेली चालत नाही हे संत बोलत आहेत आचार्य बोलत आहेत ज्ञाने तेव्हा असलं कल्पना करायची असली तरी सुद्धा उचित अशा प्रकारची कल्पना केली पाहिजे मानाय चित्र कशी मानावी पहिली गोष्ट मानायची असली तर पहिला प्रश्न आहे प्रतीत होणाऱ्या जगताची व जगतास असलेल्या बऱ्या वाईट पदार्थांची त्रिगुणात्मकतेची योग्य संगती लागेल तदनुगुणच माया मानली पाहिजे प्रतीत होणारं जगत त्रिगुणात्मक का आहे कारण त्रिगुणात्मकच का असलं पाहिजे प्रतीत जग काही गोष्टी चांगल्या आहेत तर त्याची संगती लागणार कारण असलं पाहिजे प्रतीत होणाऱ्या जगतामध्ये बऱ्याच वाईट गोष्टी आहेत त्याची पण संगती लागली पाहिजे तुम्ही म्हणाला चांगल्याची संगती लागली म्हणजे झालं असं झालं जगत संगती नाही जगत संगती शब्दाचा अर्थ त्यातल्या सात्विक लोकांची संगती लागली पाहिजे राजस लोकांची संगती लागली पाहिजे आणि लोकांची पण संगती लागली पाहिजे अभंग गातात त्यांची पण संगती लागली पाहिजे आणि अभंग ओवी न गातातात जे शिव्यास गात त्यांची पण संगती लागली पाहिजे कारण जगत आहे जगतामध्ये जगता बऱ्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत यांची संगती लागली अशी कार्यानुगुण कारणाची कल्पना केली पाहिजे हे पहिलं बंधन आता हे बंधन मनामध्ये घेऊन वेदाने देवाने आणि इतर सर्व साधू संतांनी मायेची कल्पना केली माया मानली पहिल्यांदा ती त्रिगुणात्मक कारण त्रिगुणात्मक जगत असल्यामुळं तिन्ही गुणांची व तिन्ही गुणांच्या कार्याची संगती बरोबर यासाठी पहिली गोष्ट काही असेल तरी दुसरी गोष्ट काय केली दुसरी गोष्टाशी केली कल्पना करताना त्यांच्या समोर असा प्रश्न होता की मायेला सत म्हणाव का असत म्हणावं लोकांच्या समजुतेत असल्या दोनच कोटी एक सतपोटी नाही तर असत कोटोटी कोणती तो तर परब्रम्ह मायेला सत मानायचं असं जर कोणी म्हणेल तर साधू संतांनी त्याचा पूर्ण विचार केला विचारवंतांनी त्याचा विचार केला विचार एक विचारसरणी एक विचार पद्धतीने आपल्या पुढे मांडली की मायेला सत म्हणता कोणी म्हणाल बा का स्वत नाही पहिली गोष्ट आहे सत त्याला म्हणतात कि जे त्रिकाला बाधित आहे ब्रह्म त्रिकाला बाधित आहे म्हणून त्याला स्वत नाही मायेला जर आपण सत म्हणायला लागलो तर माया त्रिकाला बाधित सत नाही मग कशी जर उद्या कधी ज्ञान झालं व आपल्यापूर्वी ज्या ज्या लोकांना ज्ञान झालं त्यांच्या ज्ञानाने ती माया बाधित होते आणखीन काही अद्वैत बोध संपन्न आहे कि ज्यांचा मी आरंभी उल्लेख केला सुरुवातीला मी ज्यांचं वर्णन केलं उच्च कोटीचे जे ज्ञानी आहे त्या उच्च कोटीच्या ज्ञानी पुरुषाला ज्यावेळी एकमेवा द्वितीयम स्वयंप्रकाश ब्रह्माचा साक्षात्कार होतो त्यावेळी त्यांना त्या ब्रह्माच्या ठाई मायेचा त्रैकालिका अभाव आहे ज्ञानात्वाचा अभावच आहे अशी त्यांची प्रती असल्यामुळं माया, माया नाही म्हणजे एका बोधामध्ये माया नाही म्हणून तिला सोप म्हणता येत नाही उद्या आम्हाला बोध झाला तर आमच्या ज्ञानाने ती बाधित होते म्हणून ती नाही आणखीन कारण मायेला स्वत का म्हणता येत नाही तिसरं कारण असं सांगतो दोन कारण सांगितले तिसरं कारण मायेला स्वत न म्हणता येण्याचं कारण असं की माया ही जगदरूपी कार्याच्या रूपाने जेव्हा नटते तेव्हा ती कार्यरूपाने आज ना उद्या कधीतरी क्रियाने क्रियेने विनाश पावते नवे नवे स्वभावानेही विनाश पावते इतकंच नव्हे तर परसंबंधानेही विनाश मायेचा जगदरूपाने स्वरूपत नाश होतो मायेचा जगदरूपाने कार्यरूपाने परसंबंधाने नाश होतो आणि मायेचा आश्रय संबंधानेही कार्यरूपाने जगताचा विनाश होतो म्हणजे कार्यरूप जगदरूप असलेली जी माया त्या कार्यरूप मायेचा स्वरूपाने आश्रय विनाशाने व संबंध विनाशाने विनाश होत असल्यामुळं की आज ना उद्या कधीतरी विनाश पावणारे म्हणूनही तिला सत म्हणतायेत म्हणून तीन कारणाने मायेला सत म्हणता येत नाही असा साधू संतांनी कोटी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे मी जण आम्हाला सांगणार आलं तर नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत कारण श्रोत्यामध्ये एखादा जगद्रुपी कार्याला माया मानणार असतो श्रोत्यामध्ये एखादा तत्वज्ञानानंतर मायेला बाधित करणार असतो आणि श्रोत्यामध्ये एखादा असा ब्रह्मवेत असण संभव नये कि ज्याच्या प्रतीने जगत माया झाली सगळ्यांना संगती लावण्यासाठी मायेला सत म्हणतायेत हा पहिला अर्थ आता दुसरी कोटी आपोआप झाली सत म्हणतायत मग आता असत म्हणा असत ही जी दुसरी दुसरी कोटी आहे त्या असत कोटीच लक्षण आहे असत त्याला म्हणतात कि जे कधीही कोणालाही आणि कोठेही कधीही म्हणजे कोणत्याही कालाने कालभेदा कोठेही म्हणजे देशभेदा आणि कोणालाही म्हणजे व्यक्तीभेदा व्यक्ती परत्वाने देश परतवाने वाल परत्वाने कोणीही केव्हाही विचार केला तर कोणालाही कोठेही व कधीही आहे या रूपाने ज्याची कधीही प्रती येत नाही त्याला असत म्हणत आणखी कोणाला असत म्हणतात जे कोणाच कारण होत नाही त्याला असत म्हणत आत्ताच मी आपल्याला सांगितले की अभाव हा कोणालाही उपादान रूपाने कारण होत नाही आता उलट का जो उपादान रूपाने कोणालाही कारण होत नाही त्याला काय म्हणतात अभाव म्हणतात तीच व्याख्या झाली त्याला असत म्हणतात ठी काय म्हणाले कारण होत नसेल कार्य जे कोणाच कार्य होत नाही त्याला असत आणखी गुंमत अशी कि ज्याच्या विषयी अगदी अत्यंत शेवटी ना इलाजाने अगतीकृत्वाने वाघव्यवहाराची संगती लावण्यासाठी म्हणून ज्याला फक्त बौद्धिक सत्ताच देता येते त्याला असत नाही असत्र वंद्या पुत्र कधी कोणाला कुठेही प्रतितीला आला नाही आहे म्हणून अस्थिपदाचा तो कधी विषय झाला नाही किंवा काल सांगितल्याप्रमाणे विधिमुख प्रतितीचा तो कधी विषय झाला नाही तो कोणाच कारण नाही तो कोणाचं कार्य ने कोणापासून जन्माला आला नाही कार्य असतात बर झालं असतो कोणाच तरी पण कार्यही म्हणता येत नाही कशी गंमत आहे ते बघा म्हणजे एकदा एक, एक म्हातारी गंगेच्या स्नाना निघाली होती आणि जाता जाता तिला ज्योतिषांच्या घरावरून ती चालली होती तिला एकदम स्मरण झालं आणि ती त्या ज्योतिषांच्या कडे गेली आणि तिने सांगितलं भटजीबा मी तुमचीही दक्षिणा आणि कागद पेन्सिल तुमचा जो ठेवते तेवढी कुंडली तयार करून ठेवा जन्म कुंडली तयार करून ठेवा मी आता आडेच स्नान करते की येते ती तासाभराने स्नान करून आली आणि वडजीबाबांच्या कडे गेली काय भटजी बाबा कुंडली जन्मपत्रिका तयार केली का कोणाची पत्रिका ते लिहिले होत नाही म्हणाले तुमच्यावर मी दिलं होतं त्याच्यावर लिहिलं होतं वांझेचा लेख म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका तो भटजी म्हणाला माझी सगळ्या पिढ्या जरी आल्या तर वांझेच्या लेखाची जन्मपत्रिका होऊ शकते का कधी कारण वांझेचा लेख म्हणजे कार्य तो नाहीच ना आहे कार्य होऊच शकत नाही कोणाच म्हणून त्याला असत म्हणतात नाया कोणाचं कार्य नाही सगळ्या जगताच उपादान कारण आहे म्हणून त्याला असत म्हणते नाया सर्व लोकांना अगदी आबाल वृद्धांना अहम आज्ञा हा या रूपाने प्रतीला येते ना वंद्या पुत्राची अस्थिरूपाने विधीमुखाने कधीच कोणाला प्रती होत नाही आणि कोठेही होत नाही म्हणून झोपलो तो मला काही कळत नव्हतं काही कळत नव्हतं हे अज्ञानाच कळणं आहे म्हणून सगळ्यांना झोपेमध्ये अज्ञानाचा अनुभव हो आहे जागृतीमध्ये मनुष्य म्हणतो अहम आज्ञा अहम करता अहम भोक्ता है सग्ना की प्रत्यक्ष प्रमाण प्रती है विधि मुखाने प्रतीम तिला ती जगता उपादान करना तिला गां। तिला है तिस्त नहीं विधिमुख प्रती विषय तिरा दोन कोटी मध्य माया बसत नहीं क्या प्रश्न असा किये सदसत का हरकत है सतस्पर अत्यंत विरुद्ध आकाशवत विरुद्ध स्वभाव योग एक तो सत असेल, एक तो सत आक अत्यंत विरुद्ध आस दो स्वरूप ने मये अस्तित्व कभी ही सिद्ध होता सत नहीं, नहीं सदसत नहीं मैं कश है मैं विलक्षण स्वतंत्र को माया हे सता सता हूँ विलक्षण है ते सत ना हो विचार है पुरीची आहे अनादी म्हणते ज्ञानेश्वर महाराजांनी ही संपूर्ण प्रक्रिया जशीच्या तशी लिहिली आहे सत ना असत असे हो या म्हणण्यामध्ये असा अर्थ होत आणि विचाराचे जे नामनस आहे काल मी आपल्याला सांगितलं मामाचा विचार सुरू झाल्या बर मामा जसा गाशा गुंडाळून निघून जातो त्याप्रमाणे विचार केल्यावर निवृत्त होते असं नाही विचारा नाम है विचार करते विचार सुरू के विचार करी नहीं तीच नया अनादि अशा प्रकार की है हिच अनादित्व कसा है हिच अनादित्व नहींपना अनादित्व है नहींपना अनादित्व नहींपने हो अनादि है स संसार वृक्षाचं वर्णन करताना मोलीने वर्णन केले की नाही पण अनादित्वनादित ब्रह्मबीजाला परमात्मा स्वरूपाला ऐसे हे सहज आणले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परब्रम्ह तत्व सहज आणले ज्या अनादित्वा करतात ही है। है कुणी येऊन प्रक्रिया सांगितली कुणी काही कारण सांगितली वाट कारणाचा संबंध झाला म्हणून त्या अनादि आहे आदी शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती आदी शब्दाचा अर्थ आहे कारण ज्याची उत्पत्ती नाही ज्याला कारण नाही त्याला अनादि म्हणतात तर ब्रह्माची उत्पत्ती नाही ब्रह्माला कोणी कारण नाही म्हणून ब्रह्म अनादि आहे पण असं जरी ब्रह्म अनादी असलं ज्ञान फुर महाराजांनी त्याचा खुलासा करताना थाईचा चिकाळा अनादि बहुका हा आहे आणि अत्यंत विशुद्ध अशा प्रकारचा आहे असं रूपकाने वर्णन केलं आहे या दृष्टीने आपण जर विचार करू लागलो तर ब्रह्माला जे अनादित्व दिलं त्या ब्रमाच्या अनादित्वा विषयी इथं कुठलीही कारण मी मासा लक्षात न ठेवता त्याला सहज अनाद्या सांगतो आणि ब्रह्म अनादी असल्यामुळं वेदांत शास्त्राचं गृहित आहे सहा पदार्थ अनादि मानले दादा नेता एक विचार लिखा एक सरणी लिख लक्रिया प्रक्रिया अ दूरी चल के हो पास उत्तर दल जो दूरी जेवी जन्माला आसन हो है त्या ही वस्तु चुनावी पास ब्रह्माचं अज्ञान केव्हापासून आहे ब्रह्माच्या उत्पत्तीपासून पण ब्रह्माची उत्पत्तीच झाली नाही ब्रह्मच अनादि असल्यामुळं त्याच अज्ञानही ब्रह्म आणि अविद्या हे दोघे एकदा अनादि ठरले कि त्या दोघांचा संबंध आपोआप अनादि होतो अविद्या कार्य जिवेश भाव आपोआप अनादि होतात त्या पाला परस्पर भेद आपोआप अनादि होतो म्हणून ब्रह्म झाला सहज अनादि आणि ब्रह्म अनादी असल्यामुळं अविद्य अनादी झाली आणि हे दोघे अनादि झाल्यामुळे बाकीचे सगळे अनादि झाले म्हणून ब्रह्मा वितरित उरलेले पाच याला दादानी लिहिले स्वरूपत अनादि म्हणून एक सहज अनादी दुसरं स्वरूपत आता तिसरं दादाने लिहिलं हे जगत कार्यरूप जे जगत आहे हे सुद्धा अनादे म्हणून दादाने पण हे जगत कसं अनादे हे प्रवाह रूपाने अनादिय प्रवाहरूपाने अनादे अना म्हणजे काय <coughs> ब्राह्मण संध्याला बसले होते त्यांना विचारलं गुरुजी आपण संध्या करत आहात पहिल्या आचमनाला पाणी इंद्रिणीचं घेत होतं तर दुसरं पाणी कोणतं घेतलं म्हणजे तेच पाणी जे पहिल्या आचमनाला घेतलं ना तेच आता शेवटच्या आचमनाला चालू आहे तो ज्ञानी माणूस म्हणतो महाराज पहिला पाणी गेले समुद्राला आता हे दुसरं जे आले ते ब्रह्मगिरी चालण्याचा वेग आहे वेगा अतिशय वेगाचा हो। वेगा अतिशय पाण्याच्या स्थिरतेच्या भ्रांतीला कारणीभूत होतो त्याप्रमाणे त्यांना तेच पाणी असं वाटत असत सदृश्यता आहे तर रुपता नाही हे गोष्ट माणसाच्या लक्षात येत आहे सादृश्यतेसाठी एक उदाहरण सांगत नाही पूर्वी इथे एखादा औषधाच एक छोटस कळण्याचं तर कुणाला गेल्या शोधती नव्हती इथे चार दोन दुकान आता चालतात की मुला माणस अर्ध अन्न खातात आणि अर्ध्या औषधं खातात अशी सध्या परिस्थिती आहे रोगराई फार वाढली औषध फार वाढली इतकी वाढली आहेत की विचारायची सोय नाही किंचित ताप आला तर डॉक्टर लोक जवळजवळ तीस गोळ्या दिवसाच्या घ्याव्या लागतील असं देतात तासा तासाच्या अंतराने गोळ्या देतात ते खाता खाता माणूस कंटाळून जातो 12 नादातच झोप संपायची कित्येक वेळा तो वैतेबा सांगतो बाई तुमच्या नवरायला पण नाही तो सदा बोलतो तुम्हाला ताप देतो म्हणून तुम्ही तो कटकट करतो म्हणून त्याला दोन गोळ्या द्या त्याला की तुम्ही कटकट करता ओढू नये अशा गोळ्या दिल्या जातात ते तैना अशा गोळ्या दिल्या आम्ही सारख्या गोळ्या घेत असत त्यांना विचारला आत्ता गोळी घ्यायचे काय चालले म्हणजे काही नाही चैन चाललंय म्हणणे माझी काय चैन चालले की सारख्या गोळ्या खायला मिळतात <laughs> म्हणणे मला विनोदाचा भाग सोडून द्या असा औषधाचा सारखा प्रकार तीन दिवसानंतर एका विचारलं म्हणल्या को आज कोणतं औषध घेते म्हणले कालच कालच कालच्या सगळ्या गोळ्यात तेवढ्या दिवसाच्या प्रकाराचे सगळे प्रकार, प्रकार तुम्ही खाऊन संपवले आणि कालच्याच गोळ्यात घेता कसं का म्हणजे कालच्या गोळ्या घेऊन खाऊन त्याचा परिणाम होऊन गेला तरी कालच्याच गोळ्या कसं का म्हणतात तुम्ही त्याच तु उत्तर असं आहे ह्या गोळ्या कालच्या नाही ह्या गोळ्या कालच्या गोळ्या सारख्या गोळ्या म्हणजे तत् सदृश आहेत पण व्यवहार मात्र त्याच आहेत असं सा। होत त्याप्रमाणे हे जगत पहिलं जगत निघून गेलं त्या जागी दुसरं आलं आणि ते पहिलं केव्हा निघून गेल्या दुसरं केव्हा आलं हे आपल्याला कळलं नाही पण पहिल्या सारखं दुसरं दूसरा, ते आहे ते पहला हो संसार वृक्षा मौली वर्णन वाचा अपने लक्ष्यतिशय हजारो प्राणी जन्माला हजारो प्राणी निवृत्त होता पहले केवल निवृत्त गेरे दुसरे केवल नहीं खुलासा मौली दादा मात्र लिखता परखड़ लिखता स्वच्छ कि पेले शाह मरता दुसरे जन्माला दुसरे जन्माला दुसरे ये विद्वान नि दुसरे विद्वान पहले कीतनकार जुसरे पहले के दुसरे केवे आपल्या सहजी लक्षात येत नसल्यामुळे कीर्तनकारांचा प्रवाह सारखा चालू आहे प्रवचनकारांचा प्रवाह सारखा चालू आहे शिब्या देणाऱ्यांचा प्रवाह सारखा चालू आहे ज्ञान संपादन करणाऱ्यांचा प्रवाह सारखा चालू आहे मनुक्षूचा प्रवाह सारखा चालू आहे रावणाची परंपरा चालणाऱ्यांचा प्रवाह सुद्धा चालू आहे झोपाळू कुंभ करण्याचा प्रवाह चालू आहे कीर्तनासारखं पवित्र क्षेत्र पवित्र कीर्तन ऐकायच्या बुद्धीने येतात आणि कीर्तनात येऊन जे झोप घेतात ते कुणाच्या अन्वय असले पाहिजेत कुंभक्रे सर्व उत्तर आहे त्याची सुद्धा परंपरा चालू आहे किती दिवस चालणार हे पूर्वी होते आता आहे पुढे राहणार याच नाव आहे प्रवाह रूपाने आणि माया व माया कार्य हा संसार वृक्ष माऊली म्हणते नाही पणेची हो याद्या याला काय उदाहरण आहे का याला एक मौलीने उदाहरण दिले बागुलबुवाच उदाहरण महाराजांनी दिले महाराज म्हणतात की बागुला तोसावे कि बाळपणे लहान मुलाला तो आहे म्हटलं कि भीतो तू मेला म्हटलं की त्याला आनंद होतो ज्ञानी माणसाला बागुलबा नाही एखाद्या मोठ्या मुलाला जर आई सांगायला लागले की बागुलबा आहे तो तुला खाईल तो म्हणतो येऊ दे मी त्याला खातो तो काय मला करू शकतो हे लहान मुलाचं जे बाळापणे तोशावे ठीक आहे मोठ्या माणसाला काही होऊ शकत नाही त्या बाईला जाऊन विचारलं बाई हो तुम्ही त्या लहान मुलाला बागुलबा आला म्हणून त्याला भेटी दाखवता त्याला काही काम सांगायचं झाले की बागुलबा मेला म्हणून सांगता तुम्हाला आम्हाला असं विचारायचं कुठे होत बागुलबा आम्हाला तर सांगा खरं ती म्हणते कुठे मलाही माहित नाही तुम्हाला माहित नाही तुम्ही मला कसं सांगता अह म्हणाले <laughs> त्याच कारण असं मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझी आई मला असं सा सांगत होती कि बागुल बाय म्हण तिला जाऊन भेटून विचारतो हो बाई तुम्ही तुमच्या मुलीला असं सा सांगता म्हणून कळलं तुम्हाला बागुलबा ठाऊके का ते म्हणजे मला माहित नाही माझी आई मी जेव्हा लहान होते तेव्हा मला बागुलबा म्हणून भीती दाखवत होती त्यामुळे सांगत होते परंपरा आणत आहे आणि बागुलबा कुठेतरी आदिनाथ गुरु सापडेल का कुठेही आदिनाथ गुरु बागुलबा सापडणार नाही बागुलबा जसा नाहीपणाने अनादि आहे त्याप्रमाणे हा संसार वृक्ष ही माया नाहीपणाने अनादी आहे म्हणून महाराज म्हणतात नाहीपणेची होय अनादिया म्हणजे अनादित्वाचे प्रकार चार झाले एक सहज अनादि एक स्वरूपत अनादी एक प्रवाह रूपाने अनादिंग नहीं पी अद्यापना अविद्या भाग लक्षा सत संगे अर्थी ती निवृत्त होते विचाराच नी सहन करीत नहीं ज्ञाने ज्यादा बाधित होते ब्रह्मवीत्या प्रत्यक्ष विलक्षण अनिर्वचनी है बाधा नेगरी थोड़क है बाध योग्य प्रतीवास अनिर्वचनीया प्रती योग्य है है। मुन होते, होते। मुन है। तत्वध बाध योग्य है प्रती होते विधिमुख प्रती है बाध योग्य प्रतिमायादस विलक्षण अनिर्वचनीय साधु संता ने स्पष्ट रीति ने प्रतिपादन के अनिर्वचनीयते बदल बरा शास्त्रा मध्य है आपण सगळी मंडळी नेहमी हे ने। विचारसागर इत्यादी ग्रंथाचं श्रवण करणारे असल्यामुळं हृती अनिर्वचनीय सत असत सदसत विलक्षण अशा प्रकारची ती आहे सत नाही असत नाही सदसत नाही तर सदस्य विलक्षण आहे या प्रकारच्या अनेक कोटीहून ती भिन्न आहेत असं वेगवेगळ्या आचार्यांच्या वचनापासून वा विचारवंतांच्या विचारापासून सिद्ध होते उल्लेखच करत करायचा ठरला जाता जाता तर ती सावयव नाही निर्वयव नाही सावयव निर्वयव नाही सावयव निरवय भिन्न ती भावरूप नाही ती अभाव रूप नाही भावा भावरूप नाही तर भावा भावाहून भावा भिन्न अशा प्रकारची ती आहे म्हणून तिला अनिर्वचनी असं म्हणतात असं त्या मायेच्या स्वरूपाविषयी आपण एकदा लक्षात ठेवलं म्हणजे अशी ही माया तिच्याविषयी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती आहे जड काल मी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती कि तिला माया का म्हणतात तो युक्ती पुढे टिकत नाही म्हणून तिला शक्ती का म्हणतात तर ती स्वतंत्र राहू शकत नाही म्हणून तिला शक्ती म्हणतात कोणा तरी व्यक्तीचा आधार घेतल्याशिवाय ती स्वतंत्र राहू शकत नाही विनाश्रेन शोभनती पंडिता वनिता लता त्याथी माया ही वलिता ते ती आश्रयाशिवाय शोभत नाही ती स्त्री म्हणून ते आश्रयाशिवाय शोभत नाही म्हणून तर मोठी एका विचारामध्ये गोष्ट अशी लिहिली आहे कि विवेक वैराग्य शनदमादी बोध या सगळ्या गोष्टीपेक्षा साधू संतांनी भक्तीला फार महत्व हो दिलं भाऊ भक्तीलाच असं महत्व का दिलं ज्ञानाला काही महत्व दिलं वैराग्याला काही महत्व दिलं विवेकाला काही महत्व दिलं त्याच कारण ही स्त्री आहे आणि स्त्री असल्यामुळं विवेक हा पुरुष आहे वैराग्य हा पुरुष आहे बोध हा पुरुष आहे हे सगळे पुरुष असल्यामुळं ही माया या पुरुषांना कधीतरी मोह निर्माण करणं संभवणे किंवा हे पुरुष असल्यामुळं कधीतरी त्या माया नावाच्या स्त्रीचा मोह निर्माण होण्याची शक्यता ही स्त्री असल्यामुळं तिला मायेचा मोह कधीच निर्माण होणार नाही वाया त्या भक्तीला कधीच मोहित करू शकणार नाही म्हणून भक्ती करणं सगळ्यात चांगलं असं संत मी आहे म्हणून माया ही स्त्री आहे तर ती स्त्री जेड़ असल्यामुळं तिला कोणाचा तरी आश्रय लागतो ती स्वतंत्र राहू शकत नाही दुसरं माया जड आहे जड असल्यामुळं ती स्वत सत्ता स्फूर्ती शून्य आहे तिला कोणाच्या तरी सत्तेची कोणाच्या तरी स्फूर्तीची आवश्यकता तिला जर स्फूर्ती नसेल तिला जर सत्ता नसेल तो अस्तित्व सिद्ध हो रहा नहीं तिना काम कर दूरच रहे आश्रय घी का शास्त्रकारा वर्णन के स्वाश्रया स्विषा हि अविद्या ज्यादा परमेश्वरा आश्रीत रहते परमेश्वरा आच्छादित करते अनुभव अपने अनेक है ज्ञानेश्वर महाराज व थोर थोर विचारवंत मंडली योग्य संगति लगा कि तिच् स्वरूप योग्य वहाँ कहीं स्वतंत्र उदाहरण दिल एक उदाहरण अपने अनुभव है ते उदाहरण आहे झोपे साधू निश्चलदासांनी वृत्तीप्रभाकरात हा विषय लिहिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हा विषय लिहिलेला आहे अनेक संतांनी आपल्या आपल्या वचनामध्ये हा विषय लिहिलेला आहे ते असं म्हणतात की झोप ही सर्वानुभवाची असून ही एक मायेचीच प्रतिरूप आहे नाये तेक रूप लक्षण साम्यात एक प्रकार की मैया कल तो विचार अतिशय विस्तार ने लिखे है सब विस्तार मैं अपने नहीं तुम्हें अनेक उदाहरण वाचा एक दिन उदाहरण कर स्वभाव है मये का स्वभाव है अच्छा दीता ही जीवाचार आशेरी रह आच्छा दीता स्वस्वरूपा आड़ घालून विसराची कवाड मग स्वप्नीची काबाड दावी निद्रा महाराज म्हणतात स्वस्वरूपाविषयी विसराच कवाड घालून ती निद्रा आपल्याला स्वप्नाचे कष्ट स्वप्नाचा पसारा दाखवित असते म्हणजे स्वप्न पसारा दाखवण्यापूर्वी ती माया आपल्या स्वस्वरूपाला आच्छादित करीत असते तुम्ही काय करते तर त्याचा थोडा प्रक्रियात्मक विचार असा आहे जागृति मधे जो जीव आश्वी स्वप्ना मधे जो जीव आस जो जीव आज प्राज्ञे कारण शरीर अविद्या अविद्या विश्वाला तैजसला आश्रित राहुल आच्छादित करते गंत विश्वाला तेजसाला ज्यादा आच्छादित करते त्याच स्वप्न प्रपंच दाखिल जर ती विश्वाला तेजसाला आच्छादित करना नहीं तो अपने स्वप्न प्रपंच दाखू शकना नहीं